श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव वक्रतुंडमाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुर्मदेवसारेषु सर्व अमृतानुभव या ग्रंथातील प्रकरण दहावे मौली मंथात परी गा निवृत्ती राया हातात सुखविले तुया परी परी महेश सूर्या हाती दिली ते सुती तया भाषती जगच केले चंद्राचे अमृत घातले ती तयाची काय येतुले कि सिंधू मेघ दिदले मेघाची भागू दिवा जो तो घरात चाच गगनी आधी पवाडू तो हाच अचके आगादे हे उचंबळी असे दैविकीचे औदार स्वातंत्र्य माझे नाही आहा माझ्या मस्तकावर हात ठेवून आहो निवृत्ती राया आपण मला सुखी केलेत आणि ते सुख निवांत भोगावे परंतु ज्वराने सूर्याच्या हातात तेजाचे सूत्र दिले त्याच्या प्रकाशाने सर्व जगाला प्रकाश मिळावा चंद्राला अमृत दिले ते त्याच्या एकट्यापुरते आहे काय किंवा समुद्राने मेघाने पाणी दिले ते त्याच्या पुरतेच आहे काय दिव्याचा प्रकाश दिव्या पुरताच नसून तो सर्व घराला प्रकाश देतो आकाशाचा अवकाश त्याच्या पुरता नसून सर्व जगाला त्याचा उपयोग होतो फाट असणाऱ्या समुद्रासभरती येथे ही शक्ती चंद्राची नव्हे काय वसंत ऋचिच्या ऋतूच्या सामर्थ्याने झाडेही पुष्पफलादि दान समर्थ होतात म्हणून अहो गुरुराया हे आपल्या दैवसंपत्तीचे फाट अवधारी आहे या वाचून हे प्रतिपादन करण्याचे माझे स्वतंत्र सामर्थ्य नाही माऊली म्हणतात आणि हा केवढायचा परिहार देव कायसा प्रभू प्रभाव विनेसा आडठा होणे आम्ही बोलले जे काही ते प्रकटेची असे ठाई मा स्वयं प्रकाशा कायी प्रकाशावे बोल नाना वियान कि जे ते मौन तरी काही जन जने जन दिसतेना जना ते जने देखता द्रष्टेची आईता सिद्धांत चिहा ययापरो काही संविध रहस्य नाही आणि हे तया आधी असतच असे तरी ग्रंथ प्रस्तावो न हे म्हणे वावो तरी सिद्धानुवाद लावो आवोड़ी करू पढे ते स्वदातेची परिभोगी नवी नवी रुची म्हणूनही हा उच्चताची अनुवाद सितो एवढा हा परिहार मी कशाला करू कारण या म्हणण्यातच गुरूंच्या सामर्थ्यास कमीपणा येतो आम्ही ज्याचे प्रतिपादन केले तो आत्मा आपल्या ठिकाणी प्रगट आहेच मग स्वयंप्रकाशाला शब्दाने प्रकाशित करावे लागते काय किंवा आम्ही कदाचित मौन धरले असते तर जनाने जनाला काही पाहिले नसते जनाने जनाला पाहिले असता वास्तविक ज्ञानरूप परमात्मा दृश्य बनलेला आहे परमात्मा काही न होऊन ऐता स्वयंसिद्धच आहे आत्तापर्यंत प्रतिपादन केलेल्या ज्ञानरूप आत्म्याचे या पलीकडे रहस्य नाही व ते रहस्य या माझ्या वर्णनाने सिद्ध झाले असेही नाही कारण प्रतिपादन करण्याचे ते आहे तसेच आहे तर मग आता ग्रंथारंभ घडत नाही असे कदाचित कोणी म्हणेल तर जे सिद्ध आहे त्याचाच अनुवाद आवडीच्या भारात आम्ही केला हेच त्याची उत्तर आवडती वस्तू तीच असली तरी तिचा भोग घेण्यात नवी, -नवी रुचि उत्पन्न होते हे लोकाअनुभवावरून सिद्ध होत आहे याच न्यायाने शुद्ध परमात्मा स्वरूपविषयी अनुवाद आम्ही केला हे योग्यच आहे माऊली म्हणतात या कारणेमिवा गौप्य दावेले बोलून या ऐसेनाही अपैसया प्रकाश उचे आता पूर्ण अहंता वेठलो चहिद आम्हीच दाटलो ना लोपलो ना प्रगटलो कोन्हा ओने आपण या आपनपे निरुपण काय ओपे मा उगेपणे हारपे ऐसे आहे मनोनी माझी वैखरी मौनाचे हे मौन करी हे पानियावरी मकरी रेखिलिया एव दशोपनिषदे पुढारी न ढळती पदे देखो नि बोधे येथेचे दिदली ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत सेवोने जीवनमुक्त हेचे होतो तुम्ही केरवि लाळ अनुभवामृत निखळ परी अमृताही उठी लाळ मृत येणे या कारणास्तव आम्ही पूर्णस्थितीला गुप्त बोलून दाखवली पूर्णस्थितीला गुप्त वस्तू बोलून दाखवले असे नाही ती सहज उघडीच आहे आम्ही पूर्णस्थितीला प्राप्त झालो सर्वत्र आमचीच व्याप्ती झाली म्हणून कोणाच्याही अपक्षेने आम्ही लोपलो नाही वा प्रगटलोही नाही आपले निरूपण आपल्याला अर्पण करण्यात विशेष काय आहे म्हणून स्वस्त बसल्याने आणि होते असे आहे काय म्हणून माझ्या वैखरीवाणीने मौनाचेही मौन केले करणे म्हणजे प्राण्यावर पाण्यावर माशांचे चित्र काढण्यासारखे आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही सांगितल्यापेक्षा दशोपनिषदात जास्त काही सांगितले नाही असे पाहून आत्मबोधाने येथेच गुढी मारली या श्रीमंत अनुभव अमृत पानाने जीवनमुक्त अमृतरूपच होत मुक्ती चांगली खरी पण अनुभवामृत अत्यंत शुद्ध आहे यास्तव अनुभव अमृताला पाहून या, या मुक्तिरूप अमृतालाही लाल खोटावे लागते माऊली म्हणतात नित्य चांदू होय परी पुनवे आहे हे कामी म्हणू ला हे प्रिया सावाईले होय ते आगीचे आगी नसमाये एरवी तेथेची आहे कारण्य की वसंताचा आला फळी फुळी आपुला कगनाची या डाळा पिलती झाडे ययालागी हे बोलणे अनुभवामृतपणे स्वानुभूती परगुणे ओरगी और ओगरिले आणि मुक्तू मुमुक्षुबद्ध हे तव वरी यो, योग्यता भेद अनुभवामृत स्वाद विरुद्ध जव कगना गंगा व गहन आली पानिये गंगा झाली का मेरे भेटली सूर्य जैसी। नाही परिसाची कसबटी तववरी वानियाच्या गोष्टी मग पंधरावीच्या पाठी बैसाविकी आहा नित्यचंद्र आहे हे खरे पण पौर्णिमेच्या चंद्राची गोष्ट काही वेगळीच आहे हे म्हणणे लोकदृष्टीने ठीक आहे पण सूर्यदृष्टी जो मी त्याने असे का म्हणावे स्त्रीच्या अंगात एरवी तारुण्य साहजिकच असते पण प्रिया समागम होताच ते अंगातील तारुण्य अंगातच मावत नाही वसंत ऋतू प्राप्त झाला म्हणजे झाडे आपल्या फळांनी व फुलांनी गगनचुंबित होऊन डोलतात याकरिता आमच्या अनुभव रूप पक्वांनाची मेजवानी अनुभवामृत बोलण्याने संतांना केली आमच्या अनुभवामृतांचा स्वाद लाभला नाही तोपर्यंत मुक्त मुमुक्षु बद्ध असा अधिकारभेद असतो गंगेला मिळाव्यास गेलेली उदके गंगारूपच होतात किंवा अंधारा अंधकार सूर्याला भेटावयाच गेला असता सूर्यरूपच होतो परिसाचा सोने उत्तम व कमी कसाचे आहे असे असे बोलावे पण परीसाची कसोटी प्राप्त झाल्यावर सर्व कस पंधराच्या दाराने म्हणजे उत्तम सोन्यानेच लागतात माऊली म्हणतात तैसे जे अक्षरा भेटते गाभारा ते ओघ जैसे सागरा आतू आले जैसा अक्षरादी अक्षरा जैसे अकारादी अक्षरा भेट ती पन्नासही मात्रा तैसे या चराचरा चरा दुसरे नाही तीये तैसे तिये ईश्वरी अंगोळी नुभेची दुसरी किंबहुना सरोभरी त्रि शिवेशीची मनोनी ज्ञानदेव देव अनुभवामृत येणे सनुभोग जे सने विश्वास येणे त्याप्रमाणे गुरुकृपेने या ग्रंथातील अक्षराचा अनुभव लक्षात येतो तेव्हा ज्याप्रमाणे ओघ समुद्राला मिळाल्यावर समुद्र रूप होतात त्याचप्रमाणे तो पुरुष अमृत रूप मोक्षरूपच होतो किंवा पन्नास वर्ण ओंकार रूप आहेत म्हणजे त्या सर्व वर्णात अकार उकार आणि मकार रूपाने ओंकाराचीच व्याप्ती आहे तसे सर्व चराचर विश्व ब्रह्मरूप आहे शरी काही नाही त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाकडे अंगुर्ली निर्देश करून एवढा तेवढा असा तसा असे सांगून उपयोग नाही चारे त्रिभ्युवन केवळ शिवरूपच आहे हा अमृतानुभव रूप आनंद सर्व विष्णाने उपभोगावा असे ज्ञानेश्वर महाराज आग्रहाने प्रतिपादन करतात याप्रमाणे अनुभ अमृत ग्रंथातील ग्रंथपरिहार नावाचं प्रकरण दहावे या ठिकाणी समाप्त होत आहे श्री कृष्णार्पुन शुभम भवतो ओम